अध्याय पंचायशी वा श्रीभगवंतांचा वसुदैवांना ब्रम्हज्ञानाचा उपदेश आणि देवकीच्या सहा पुत्रांना परत श्री श्रीशुक म्हणतात असेच एके दिवशी रामकृष्णानी वडिलांना नमस्कार केल्यावर, वसुदैवांनी मोठ्या प्रेमान दोन्ही भावांच कौतुक करून म्हटल ऋषींच्या तोंडून वसुदेवांनी भगवंतांचा महिमा ऐकला होता तसच त्यांच ऐश्वरपूर्ण कार्यसुद्धा त्यांनी पाहिजे होते त्यामुळे पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून तिणाल हे श्रीकृष्णा हे महायोगीश्वर संकर्षणा तुम्ही दोघेही सनातन आहात तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात स्वरूप, प्रधान आणि पुरुषांचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात हे मी जाणतो तुम्ही या जगाचे आधार निर्माते निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केलेली आहे हे ज्यावेळी ज्या रुपात जे काही असते होते ते सर्व तुम्हीच आहात प्रकृती आणि पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे नियामक असे साक्षात भगवान सुद्धा तुम्हीच आहात हे इंद्रियाती हे अजन्मा परमात्मन हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केलेला आहे तसेच तुम्ही प्राण म्हणजे क्रियाशक्ती आणि जीव म्हणजे ज्ञानशक्ती होऊन याचे पालन पोषण करीत आहात क्रियाशक्ती प्रधान प्राण इत्यादींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य आहे ते तुमचेच आहे कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्या अधीन आहेत तुमच्यामुळेच त्यांच्या क्रिया होतात हे प्रभो चंद्राचे चांदणे अग्नीचे तेज सूर्याची प्रभा नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे पर्वतांचे स्थैर्य पृथ्वीचे आधारशक्ती आणि गंधरुप गुण हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात हे परमेश्वरा ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची आणि जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्याचे द्रव्यत्व तुम्हीच आहात हे प्रभो इंद्रिय शक्ती अंतःकरणाची शक्ती शरीराची शक्ती त्याची हालचाल चालणे फिरणे इत्यादी वायूच्या शक्ती या सर्व तुमच्याच आहे दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश हे सुद्धा तुम्हीच आहात आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द म्हणजे परा नाद म्हणजे पश्चंती ओंकार तसेच वर्ण म्हणजे मध्यमा आणि पदार्थांचे वेगळेपण दाखवणारी पदरूप वैखरी वाणी सुद्धा तुम्हीच आहात इंद्रिये त्यांची विषयांना ग्रहण करणारी शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्हीच आहात बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृती सुद्धा तुम्हीच आहात भूतमात्रांमध्ये त्याचे कारण तामस अहंकार इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्विक का अहंकार त्याचप्रमाणे जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्या तुम्हीच आहात हे भगवान जसे माती इत्यादी वस्तूंचे कार्य असणाऱ्या घडा झाडे इत्यादींमधे माती असते त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी तत्व तुम्ही आहात हे प्रभू सत्व रज आणि तम हे तीन गुण आणि त्यांची कार्ये परमब्रह्म स्वरूप तुमच्या मध्ये द्वारे कल्पली केलेली आहे म्हणून हे जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्या मध्ये नाही जेव्हा तुमच्या ठाई याची कल्पना केली जाते तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता एरवी निर्विकल्प परमार्थ स्वरूप फक्त तुम्हीच शिल्लक राहता सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या प्रवाहरूप या देहामध्ये तुमचे सर्वात्मक असे सूक्ष्म स्वरूप जे अज्ञानीच जाणत नाही ते आपल्या देहाभिमान अज्ञानामुळेच कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात चा फिरत राहतात हे परमेश्वरा योगायोगाने मला सर्वसामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झालेले आहे परंतु तुमच्या मायेमुळे मी माझ्या खऱ्या कल्याण रूप स्वार्थाच्या बाबतीत बेसाबत राहिलो आणि माझे सगळे आयुष्य फुकट गेले हे प्रभू हे शरीर म्हणजे मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यानी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकल आहे। तुम्ही दोघे आमचे पुत्र नाहीत तर प्रकृती आणि सर्व जीवांच स्वामी आहात पृथ्वीला भारभूत झालखा राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केल आह ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच म्हणून हे दीनबंधू मी आज तुमच्या चरणकमलांना शरण आलो आहे कारण शरणागत संसार भय नहीं से करे जा इंद्रिया विषय लोलुकता शरीर ला आत्मा परम्त्मा आना तुम्हारा पुत्र समझलो प्रभु प्रसूति ग्रहतरी अजन्म आलो तरी सुधर्म मर्यादे रक्षण करना प्रत्येक युगा मधे तुम्हारा दोगा अवतार धारण करते भगवन तुम्ही आकाशाप्रमाणे अलिप्त राहूनही अनेक शरीरे धारण करता आणि सोडता सर्व व्यापी अशा तुमचा विभूती रूप योगमायेला कोण जाणू शकेल बरे श्री शुक म्हणतात वसुदेवांचे हे बोलणे ऐकून भक्त वत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुरवाणीने हसत हसत म्हणाले बाबा आम्हा उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असं आम्ही मानतो हे यदूश्रेष्ठ आपण सर्वजण मी बदराम दादा, हे द्वारका निवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपत आहोत असे समजले पाहिजे आत्मा हा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असूनही त्याने स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रुपांनी प्रतीत होतो आकाश वायू अग्नि पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारण रूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रकट अप्रगट लहान मोठी एक अनेक अशा रुपात प्रकट होतात त्याप्रमाणे आत्मा एक असून सुद्धा उपाधींच्या भेदांमुळे अनेक भासतो श्री शुक म्हणतात परीक्षिता श्रीकृष्णांची ही वचने ऐकून वसुदेवानी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले हे कुरुश्रेष्ठा सर्व देवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेले ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झालेली होती आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांचे आठवण होऊन दुखाने देवकीच्या डोळ्यातून आश्रधारा वाहू लागल्या ती दीनपणे श्रीकृष्ण बलरामांना उद्देशून म्हणाली हे लोकाभि रामारामा मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे हे श्रीकृष्ण तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आदीपुरुष नारायण आहात हे मला कळले कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या आज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणे वागत होते अशा भूमीला भार झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालेले आहात हेही मला माहीत आहे ज्यांच्या पुरुषरुप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणाऱ्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय होतो त्या तुम्हाला आज मी शरणाल आह तुमचे गुरु सांदिपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेन त्यांचा पुत्र यमपुरीहून परत आणून त्यांना दिला होता तुम्ही दोघे योगेश्वरांचे सुद्धा म्हणून आज माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा ज्यांना कंसाने मारले होते त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावे मी त्यांना डोळे भरून पाहिन श्री शुक म्हणतात हे परीक्षिता मातेचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनीही योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला जगाचे आणि आपले आत्मा आणि इष्टदेव असे रामकृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने बलीचे हृदयानंदाने मग्न झाले त्याने आपल्या कुटुंबियांच्यासह ताबडतोब आपल्या आसनावर उठून बसून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला अत्यंत आनंदित होऊन त्याने, त्याने त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन दिले आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले तेव्हा त्याने त्यांचे पाय धुवून जे चरणतीर्थ ब्रम्हदेवापर्यंत सर्वांना पवित्र करते ते परिवारासह आपल्या मस्तकी धारण केले नंतर बहुमोल वस्त्रे अलंकार चंदन तांबूल दीपक अमृतासारखे भोजन तसेच अन्य विविध सामग्रीने त्यांची उत्तम पूजा केली आणि आपला सर्व परिवार धन तसेच स्वतालाही, त्यांच्या चरणांवर समर्पित केले हे राजा बलीने प्रेमपूर्ण बुद्धीने वारंवार भगवंतांचे चरणकमल घट्ट धरले त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हा लागले अंग रोमांचित झाले तो सदगतीत होऊन भगवंतांची सुती करू लागला तो म्हणाला महान अशा अनंतला माझा नमस्कार असो सर्व जगाचे निर्माते ज्ञान योग आणि योग यांचे प्रवर्त प्रब्रहस्वरूप अशा आपल्यालाही नमस्कार असो भगवन आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असून सुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हा दैत्यांनाही दर्शन दिले हे प्रभू आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य दानव गंधर्व सिद्ध विद्याधर चारण यक्ष राक्षस पिशाच्य भूत आणि प्रमथ नायक इत्यादी आपल्याशी नेहमी वैरभावानी वागतात परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्वस्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने काहीनी भक्तीने आणि काहींनी काही कामना धरून प्राप्ती करून घेतली जी आपल्या जवळ राहूनही सत्वप्रधान देवादिकांना झाली नाही हे योगेश्वरांचे अधिश्वर, योगमाया ही आहे, अशी आहे हे जर योगेश्वर सुद्धा प्राय जाणत नाही तर आपल्या विषयी काय सांगावे म्हणून हे स्वामीन, माझ्यावर अशी कृपा करा कि कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंश ज्यांचा शोध घेतात अशा आपल्या चरण कमनांच्या माझी चित्तवृत्ती जडावी आणि त्या योगे मी त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा ह्या ग्रहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावे हे प्रभू अशा प्रकारे जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत त्या आपल्या चरणकमलांना मी शरण जाऊन शांतचित्त व्हावे सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत घरावे चराचराचे चरा नियंत्रे असणारे आहे प्रभू आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो तो विधिनिषेधाच्या बंधनातून मुक्त होतो श्री श्रीकृष्ण म्हणाले स्वयंभू व मन्वंतरामध्ये मरिचीला ऊर्जेपासून सहा पुत्र झालेले होते ते सर्व देव होते ब्रम्हदेव आपल्या कन्येशी समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसू लागले त्या अपराधामुळे ब्रम्हदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुर योनी मध्ये पुत्र झाले आता योगमायेने त्यांना तिथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले हे दैत्य राजा देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झालेली आहे ते पुत्र तुझ्याजवळ आहेत म्हणून आम्ही आता आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना येथून घेऊन जाऊ त्यानंतर ते शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील स्मर उदगीत परिशंग पतंग शूद्रभृत आणि घृणी अशा या सहा नावे आहेत माझ्या कृपेने त्यांना पुन्हा सदगती प्राप्त होईल असे सांगितल्यावर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुले त्यांच्या स्वाधीन केली यानंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले आणि त्यांनी माता देवकीकडे तिचेही पुत्र सोपवले त्या मुलांना पाहून देवकीच्या सनातून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या वारंवार त्यांना मांडीवर घेऊन आणि छातीशी धरून ती त्यांची मस्तके मुंबू लागली पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीने त्यांना स्तनपान करण ज्याच्यामुळे हे सृष्टीचक्र चालते त्या भगवंत मायेने ती मोहित झालेली होती देवकीच्या स्तनातील श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला यानंतर त्या सर्वांनी श्रीकृष्ण देवकी वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले परीक्षिता मेलेली मुले परत आली आणि पुन्हा ही गेली हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटले ही श्रीकृष्णाचीच माया आहे हे तिला कळली परीक्षिता अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्रे अनंत आहे सुत म्हणतात अमरकीर्ती श्रीकृष्णांचे हे श्री शुकाने वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारे आणि भक्तांच्या कानांचे भूषण आहे जो याचे श्रवण करतो किंवा ते दुसऱ्याला ऐकवतो हो त्याच्या चित्तवृत्ती भगवंतांचे ठिकाणी लागतात आणि तो त्यांचा परम परमकल्याण स्वरूप लोक प्राप्त करून घेतो अध्याय पंचायशिवा समाप्त